की ते विलंत असताना बाल गंभीर्वाच्या म्हटल्याबरोबर गणित संगीताच अभिनयाच किंवा त्यांच्या नाटकांचे जे गीत मनाच्या ते मात्र या क्षणी सुद्धा तसंच तुम्ही मला वाटतं की कलावंताच्या स्मरणाचं दिसून सगळं स्वरूप असत तस एक कैवल्यात्मक स्वरूप असत आणि ते स्वरूप मात्र जितकं मोठं तितकं जास्त क्षण कलांट कशाला कुठल्याही थोडं म्हणायला हवं तरी कीर्ती होत त्या कीर्ती उराने थोडासा फरक कोण असं म्हणता येईल की ते दानूर आले होते केसवी ज्या वाढले ना त्याच्यानंतर गडकऱ्यांनी आता कौतुक म्हटलं होतं की केशवसुद्धा कसले मेने केशवसुत गातची वस गातची वसींच्या वक्तव्य सुद्धा हेच म्हणता येईल आणि ते इथे तर अगदी गातची वसले मी सर्वात बाळगंधर्व आजही गात असं वाटत म्हणजे मी केवळ त्यांच्या ध्वनमुद्रकातून ते गात असं नाही म्हणत महाराष्ट्रातल्या गायक गायिकांच्या वर त्यांच्या गायकीचा इतका खोल परिणाम आहे की चटकन एखादी जागा अशी जाते की मैफिलीचे लोक एकदम ओळखतात अरे बालगंधर्व बालगंधर्वांची बालगंधर्वांची आणि ज्यांनी नायनांचं गाणं प्रत्यक्ष ऐकलं किंवा त्यांची नाटकातली कामं पाहिली त्या पिढीतली माणसं थोडा पण अगदी आजच्या पिढीतल्या गायक गायकांच्यावर देखील नायनांच्या गाण्याचा खूप आसर देतो नक्कीच आहे म्हणजे जुनं गाणं म्हणून सोडून देता येत नाही ते आजचंही गाण्याचं म्हणजे आता बाळा जी वीस वर्षाची किंवा बावीस वर्षाची मुलं किंवा मुली आहेत ना ते सुद्धा नायनांची जागा गाळ्यात यावी आतुर असतात कारण कुठेतरी त्यांना त्याचं सौंदर्य दिसत असतं म्हणजे त्या जागा आता सौंदर्याचं चिरंतन वरदान घेऊन आल्या होत्या लक्षात पण आता तुमच्या आणि आमच्यापासून जरा निराळीच आहे पस्तीस एक वर्षाच्या सहवासात आपण असंख्य वेळा नारायण त्यांची गाणी आपण जोडीने ऐकलेली आहेत त्यांची उतार पुण्यामध्ये झालेली नाटकं ती जोडणी पाहिलेली आहेत लहानपणी अर्थातच मी मुंबईला आणि तुम्ही नागपूर ती नाटकं पाहिले आहेत आपल्या अमरावतीला पाहिजे आपल्याला त्यांच्या परिचयाच भाग्य मिळालं पण जसे त्यांचं आपण गाना ऐकून सुद्धा अतृप्त राहिलो ना तितकेच त्यांच्याविषयी बोलून सुद्धा किती बोललो आपण त्यांच्याशी आत्ता सुद्धा अजून बोलायचं राहूनच गेलंय असंच वाटत नाही त्यांच्या त्याच्या असामान्य मोहिनीचं रहस्य अजूनही उलगडायचं राहिलंय असं नाही वाटत कुठेतरी काहीतरी अजून शिल्लक राहिला आपण चिमतीत पकडायचा प्रयत्न करतो पण काहीतरी सोडतं असं वाटतं हेच कलावंड असत गडकऱ्यांनी राजसन्यासातल्या साभाजीच्या तोंडेत वाक्य केलं सामाजी म्हातारा असतो म्हणतो की छोटल्या आवासावर जाऊन इतकी वर्ष झाली तरी राजांच्या नावाची नशा अजून उतरत नाही खरा आहे असं वाटत की त्यांच्या नावाची नशा अजून आपल्यासारखीच अवस्था आहे नवीन नवीन मुलं आम्हाला विचारायची की तुम्ही स्त्रीपाळातली अजूनही विचारता स्त्रीपाळातली कशी होती कामं पाहत असं विचारतात गाण्यातले की म्हणत नाही हा ग्रेट आहे कुठेतरी ते मोठेपणा बरोबर सापडतो ते काय गाणं म्हातर व्हायला तयार नाही तसं पाहायला गेलं तर आपल्याला ज्याला आपण नाट्यसंगीत म्हणतो नाटक म्हणतो तर नाट्यसंगीत म्हणू आपण आपलं तर हे सगळं संगीत जे आहे ते नाटकामध्ये आपल्या गाणाऱ्या नटांनी किंवा जे नाटककारी होते गाण्यात दर्जिकांनी तिथे मिळेल तिथं नाटक त्यांनी काय असं पाहिलं की दर्जाच है खाल दर्जा चलो कि संगीत नारायण उदय उदय संगीता वह सब प्रकार संगीता की खूब छाप है नीगीत संगीत है स्त्री गीता है धार्मा की गीता है लावण्या हे तरी जास्तीच ऐकून ऐकून बळ चानडी चाली आहे पुष्कळ पुष्कळ उर्दू रंगभूमीवरच्या सुद्धा चाली आहे सगळं आपल्याकडे घेतलं त्यांनी तरी कुठल्याही उतरण्यामध्ये कमी पणा माहिती बरं का एक तर असं असतं क्षेत्रामध्ये चोरी हा मामलाच असू शकत नाही आपल्याला बरं हे चांगलं दिसलं तर घ्यायचं हक्कच आहे हक्क आहे फक्त नाण्यांच्या त्या गाण्याच्या सुवर्णपणाने घ्यावं जे काय घ्यायचं असेल ते खरं आहे तेव्हा हे जे घेतलं सुरुवातीचा नारायणांच्या वापरली नाही त्यातलं नारायणरावांचं तोंडे असलेलं पद अरे वेडा म्हणा म्हणा नमुन्या दाखल म्हणून दाखवतो अर्थात बालगंधर्वांच्या जवळ जायची काही माझी योग्यता नाही सालीची गंमत त्यातले शब्द बालगंधर्व कसे उच्चारत असतात हा एक प्रयत्न बरोबर आज आपण एका निराळ्या भक्तिभावने बसलेला की ते काय आपल्याला गाणं किती येतं दाखवलं अरे वे रामनाथमय अरे वे रामनाथमय अरे वे रामनाथमय अरे वे रामनाथमय का असा हड़बड़ते गीत का असा आए गए की प्रथम फल लेते मनातन में हर बेगा मनातन में से हर बेगा मनातन में से हर बेगा मनातन में lada maina ba lada maina ba lada maina ba sukh se vaya lada maina ba sukh se vaya मैं दुखते वाया ये न सुवा पु पाठ मना ये न पु प्रथम फसले कर नाम ना कर are veya vanat mein hai aina sukha chamaye bhi aina sukha सुहागा समय बीतियो हम नि कथे बतने की मना धरम नि कथे बतने की भीती धरम नि कथे बतने की प्रथम बतने से मना कर में आरे बे जा मना आरे जा ना आरे बे ना ना ना मगाशी वाचून राहत बर का बाळबोध हा शब्द वापरला होता काय आहे बाळबोध पद्धतीने गायचं हे फार सोपं आहे असं पुष्पांना वाटत असतो लिहिणं हे सुद्धा अवघड आहे तुम्हाला माहिती इसापा सारखी आणखी एक नवीन गोष्ट कोणीही लिहू शकलेला नाही असं सगळ्यात सोपं लेखन तेव्हा हे जे सोपं होतं ते तितकं सोपं नव्हतं तसं कारण असं होत की त्यांना ते सोपं आहे असं दाखवणं प्राप्त होत कारण ते नाटकात ते करत असत तुम्ही गवळी जायला बसल्यानंतर आपण मुश्किल जागा किती घेतो थो। थोडस करतात पाहिलेलं आहे आटापेटा वगैरे केल्यासारखा वगैरे म्हणजे बाकीच्या निघाली नाही तर हातात तू निघते परंतु रंगभूमीवरती तसं करून तसं करून चालत नाही शकुंतलेच्या भूमिकेत सुभद्रेच्या भूमिकेत मुश्किलातली मुश्किल जागा सुद्धा त्यातली मुश्किली न दाखवता करावं लागतं आणि मला वाटतं हे काही इथं कोणाचाही अवमान करायचं म्हणत परंतु त्याला आदर्श रूप म्हणावं असं बालगांनी म्हणितलं नक्कीच हे मुश्कील जात हे फक्त त्यांची साथ करणारे जे लोक असतील किंवा फार जाणकार लोक जे बसलेले असतील त्यांना तेव्हा ते ते हा अत्यंत सोपेपणा हा एक सगळ्यात अवघड भाग होता आज कशाला नारायणरावांच्या गळ्यातली ताण ही जवड्याची ताण होती परंतु जबड्याची ताण ही तुम्हाला स्टेजवर भासली नाही उदाहरण ताण जबड्याची ह्या अंगाची ही जी जबड्याची ताण असते ही पण नारायणरावनी जबड्याची आहे असं भासू दिलं नाही तुम्हाला या अंगाने जबडा घेतला जातो वास्तविक जबडाच होता परंतु त्याने तो इतक्या हळवारपणे पेस केला की ही सहन गोष्ट नाही आले जोर दो सहजपनेरासा पाला सर्म सहज मे बरबर जन्मा लगे अशा रीति गाय अभी एकदम जन्मा लगभग फुलले है भाव लोकत दुसरी गोष्ट श्रीनिवास आपण म्हणालो इकडून तिकडून खूप ठिकाणून आम्ही चाली घेतल्या मराठी रंगभूमीवरती आणि फार योग्य असा ठिकठिकाणी त्याचा उपयोगही केला तर लोकसंगीतातल्या मराठी लोकसंगीताच लावणी संगीत फार मोठं वैशिष्ट्य आता लावणींच्या बाबतीमध्ये सुद्धा बघा हे लावणी गाणी काही सोपं नाही कारण भास्करांनी एकदा लावणी कशी गावी हे एका लावणी गायिकेला गाऊन दाखवलं माहिती आहे कारण ती अजून आहेत बऱ्या टप्प्यात चांगलं सगळं पण त्या सुरानं एक असोसिएशन होता एक मिळाला ह्याचं मिळालेलं तुम्हाला आठवत बलसागर तुम्ही वीरशिरो म्हणी हे जे गाण्यांची मूळ चालना एक्झॅक्टली तुम्ही दाखवलं बलसा वीर शिरोल शिरोधरता टप्प्याचे जागा टप्प्याच्याच जागा आहेत परंतु झालं काय की हे वळण थोडस मागे पडत चाललं होतं त्यामुळे या सौहोदरामधल्या काही चाली सालांतराने बदलल्या पहिली बलसागराची पूर्वीलाही म्हणजे त्या धन कबाल सागरी कोठे तरी आम्हाला आस्वादन दिले दिला आस्वादन शिमूल सात बरोबर आहे पण काय होत सुरांची सुद्धा लोकांच्या मनामध्ये काही काही संदर्भ असतात आता सुभद्रेसाठी राजकन्या हे गाणार आणि लावणी चांगणी गायला लागल्यानंतर सुभद्रेचं चित्र जास्त ग्रामीण भारदाक्याचं स्वरूप यावं गाण्याला म्हणून पुढे की मात्र आणि नायणाने काय सांगत तुम्ही बला नागामध्ये वापर shiro ma balai nagara tohi birat shiro ma balai nagara tohi birat shiro ma gote kare tamala gote ta बरा तुम्ही शिरो बरा तुम्ही शिरो शिरो अशा ज्या जागा आल्या त्याच्यामुळे त्याला अर्ध सुद्धा जायचं बरोबर आणि अर्धव हा तर नरांच्या फार मोठा गुण प्राण प्राण नुसतं तरी ते पहिल्यांदा आधी गाण्याचा स्टेटमेंट एवढं की त्याच्यातच ते सगळं कोंडलेलं असायचं की आता त्या काळामध्ये बघा मायक्रोफोन्स नव्हते नाही का नव्हते हा आणि स्त्रीपाठा तुभं राहायचं आणि मोकळ्या आवाजाने गायचं आणि पुन्हा भास असा ठेवायचा की हा स्त्रीचा आवाज आहे तर नांदव गाताना असं कुठे काही चोरटेपणा आवाजाचा वगैरे असं कधी करतो नाडव ह्या आवाजाचा विचार आपण हे मायक्रोफोन झाल्यापासून हल्ली करायला लागलो पूर्वी ही गोष्ट कधी खटकत नव्हती पाचशे ते सहाशे माणसांच्या समोर कुठलाही माणूस हळू जरी बोलला तरी प्रत्येक माणसाला त्याचा अक्षराने अक्षर ऐकू येत असे असा माझा अनुभव असतो शिवाय मी तुम्हाला सांगतो की आमच्या नाटकामध्ये गेला बरं का आवाज आजची फेक म्हणतात म्हणत ना तो हे आवाजा की फेक सुधा साधा कारण तना का आवाज पोचवे ये आवाज पोच होते पत्र लिख रहे हैं को नहीं क्या तिथे तो पोचलाइजे आवाज और तो पोचता पुनः अपन ओरडल आहोत आरडाओरडा के मानी ज्यादा तुम्हें एक पाला अल की ज्यादा आवाजा थ्रो गोष्ट समझली है त्या माणसाच्या गाण्यामध्ये मा तुम्हाला नेहमीच साधेपणा इतका भरपूर दिसेल कारण प्रत्येक सूर हा शेवटी पोहोचला पाहिजे या जाणिवेनी टाकायचा असल्या कारणाने त्याच्यामध्ये फार पॅटर्न झाला तुम्ही अलं अलंकृती किंवा अलंकार अलंकार माल असलं काही नसेल मध्येच एखादी बारीकशी जागा येऊन जायची नुसता सुराचा झोत जात असे फक्त आणि त्यामुळे तो शब्दही तितका प्रवाहित होता नारंदाच्या पदांमध्ये तुम्हाला हे प्रत्येकी दिसेल एक तर त्यांचा याच्यावरूनच सांगतो तुम्ही मागाशी म्हणाला ती चीज बैठकीत म्हणायची झाली की तिचं स्वरूप भिन्न त्या जवळ जाणार आहे किंवा एखादी जायला जाणार तरी पण ते पद किंवा ती चीज ही त्यातल्या शब्दाने ओळखली जात नाही त्या रागाच्या सुरावटीनेच ओळखली जात असते इथे मात्र ते पद पद म्हणून ओळखलं जात तिची चाल म्हणून ओळखलं जात नाही आता सूजनाच्या सा म्हण चोरी हे आपण पद घेऊया मग ज्या वेळेला त्याची मूळची बैठकीत तिचं स्वरूप काय असतो तुम्हाला तो भूप राग दाखवायचा असतो म्हणजे आपण अगदी भूप असल्यासारख्या लाटेवरच गाय जायला आता बघा फोला पण ते खरच तसंच बैठक हे भव्य दिव्य परंतु आता याच्यात सुद्धा लईके सुंदर दर्जे आहेत जरा म्हणाल तुम्ही पण एक मिनिट आहे पासून नारायणराव तर लईचे बादशाह नक्कीच होती मला आठवत आहे शिरकवा साहेबांनी स्वतः एका रेडिओच्या मुलाखतीमध्ये त्याने एकाने विचारलं की तुम्ही इतक्या लोकांची आयुष्यभर साथ केली कोणाची साथ करताना तुम्हाला सगळ्यात आनंद झाला अतिशय आनंद झाला आणि मोठे मोठे लोक बसलेले होते ऐकायला माफ करा म्हणजे कोणाच्या बद्दल मला गुन्हा बोलायचं नाही आहे मी खूप लोकांच्या साठी केल्या परंतु नारायणराव बालगंधरांच्या बरोबर साथ करताना जो लईचा आनंद मिळायचा कबूल करत असत की माझे हात कापायच ही लय बरोबर जाते की नाही पण ही जी लय आहे ही लयकारीसाठी लयकारी नळी नाही जी तुमच्या गाण्यामध्ये आता ते फुलं म्हणून ज्यावेळी भिनलेली असते त्यावेळी मग तुम्हाला ताराचा किंवा त्या लईचा विचारही करायची गरज पडत बरोबर आता बघा हेच फुलंवण लव ज्याच्याचऐवजी असा मराठी होता मी अगोदर तुम्ही त्या फुलावना खासाविलेकारी व्यक्ती नव्हती फुला फुला हे नाटकातल्या पदात चालणार नाही करून एक मिनिट याच्या म्हटलं तुमचा जो तिरका सुद्धा आहे तो नाही निराशिक नागरिक जो वजन आहे त्या वजनात हे पद जाईल हा कसं जाईल आता बघा सृजन सृजना मनि सुना मन छोर आग हा छोरी भूलन गा सुन कांद सुद्धा येईल आग हा चारी dulana dana dulana ka sama hai tahajjud mein tabhi tahajjud ho bade tahajjud mein tabhi tahajjud ho bade tahajjud ki kari mama hidayat hai मन आ, मन आ, मन आ, मन का होतं वसुम कमायचं का हा ते सुरू झालं नव्हतं सुजन कसं सुरू झालं आपण या इथं जरी बसलेलो असलो तरी एकदम असं म्हणून जातं मला आठवतं तर माझ्या डोळापुढे मी मुंबईचाच असल्यामुळे त्या काळात राहणारा एकदम तो अपेरा हाऊस तिथले ते दुपारमध्ये ते सगळं सुरू झालेले डोळापुढे उभार पण एक सांगतो तुम्हाला याचा आनंद इंग्रजीमध्ये गेल्या नसतं नॉस्टाईल जी या म्हणतात ना अशा ना, प्रकारचं नाही हे ना। लहान पहाचे संस्कार काही सुंदर तेव्हा चांगलं वाटतं लहानपणी एखादं खेड खे आपण राहिलेलं चांगलं वाटतं परत तिथे गेलं तितकं ते वाटेल असं नाही पण नारायणच्या ह्या सुराच्या गावाला किती वेळा तुम्ही जा तितक्या वेळेला ते चांगलं चांगलं चांगलं वाटत असतं बरं का तर आत्ता सुजन कसा तुम्ही सांगितले याच्यात आणखी एक वैशिष्ट्यजनांचं म्हणजे स्वच्छ अशा प्रकारचा त्यांचा तो उच्चार नक्की आकारिकार स्वच्छ सगळ्यांना कळवेत आणि मग विविध तऱ्हेची गाणी त्यांनी आपापल्या ढंगाने कशी खोलवली त्याच्यामध्ये एखादं कठ्ठकी याच्यासारखं सुद्धा गाणं असेल तो एखादी ठुंबरी असेल आता मला आठवत आहे मधुकर मनवण्यासारखं बिकजेक्षा दादऱ्यातलं सागर कवी बाला हे पद बघा की दादरा असून दादरा किती तळेने फिरतो दाखवू kavi bana bana kavi bana kavi bana bala kavi bana bala kavi bana bala kavi bana bala duniya daga duniya kat bana बाना बना कर मनाना बाला सब आ रेम कर मनाना बुलाओ जी रहो आओ हो रे आओ बुलाओ जी रहो आओ हो रे हां मानि ले तन मनाना बनिया राजा aniya kat gana navipana bana sunana satya jaye bare katya jaye bare satya jaye bare neverahi gurumana neverahi gurumana katya jaye bare आणि के लक्षात येतं बरं कायंची गाणी ऐकताना के तुमच्या सगळ्या व्यक्तिमत्वाच्याच बाबतीमध्ये की कुठेतरी बरं का मग ते गवई म्हणूनच नट म्हणत होत एक प्रकारचं समर्पणाची भावना सगळं म्हणजे त्या क्षणी त्याने आपलं सगळं जे व्यक्तिमत्व असेल का जे असेल ते समर्पण केल्यासारख्याचे त्यामुळे भक्ती हा त्यांच्या भूमिकेत त्यांना जिथे जिथे मिळाली तिथे तर ते उत्कटपणाने दिसले पण भाव होता आता उदाहरणार्थ म्हणा हात आहे सिंधू तर कशिया तेजूपदाला वास्तविक कसं बघाल तर ती चाल अगदी उठते आणि निराळ करेची चाल पण कशिया तेजूपदाला म्हणताना हा विलक्षण पावा फाय सुंदर गरम म्हणा ना म्हणूनच दाखवतो तुम्हाला कशी कशिया mama badakub padalavala badakub padalavala badakub padalavala badakub padalavala natiya satub padalala pada katta satub padalala vate padayuga jile vate padayuga jile vate padayuga jile mama स्वर्ग के स्वर्ग के स्वर्ग के स्वर्ग केला कशी यात मला कशी यात रूप ना आधा कशी यात रूपन लोक चरण हे मद तिरज वगती नरक जी डोरकांगमला आला स्वर्गमला आला स्वर्गमला आर्गमला आला कशी आगुपणाला मला कशी आजुपदारा वसंतराव अशी किती गाणी किती सूर कितीतरी बोलत बसू शकू पण हो हा विषय जसा किती गाण्यांच्या आठवणी काढायच्या सुरांच्या आठवणी काढायच्या त्याला अंत नाही एकच आहे की हा एवढा मोठा मनुष्य आपल्यात होऊन गेला पण हा मनुष्य बसला की असं वाटायचं हा काही स्वतः मुद्दाम सिद्ध करायला बसलेला नाही आहे हा आपल्या समोर बसलाय त्याच्यातून आपोआप गाणं सुरू होत आहे बालगंधर्वांची सगळी बैठक ही श्रद्धेवर आधारित होती योगायोगाने आज त्यांचा श्राद्ध दिलंच आहे अशा वेळी त्यांना त्यांच्या तेन स्मृतीला त्यांचं जे काही आपल्या नेहमी स्मरण येतं त्या क्षणानं मनपूर्वक नमस्कार करायचा